श्री गणेशाय नम श्री वासिष्ठ महारामायणे उपशमा प्रकरणे सर्क अठरा श्री वासिष्ठ म्हणाले हे पराक्रमी रामा ज्याचे चित्त सदा सर्वका, समाधी स्थितीमध्ये असते ज्यांची वृत्ती काम कामलोभाने विकाराने दूषित होत नाही आणि ज्यांचे लोक व्यवहार लिहिलेने चाललेले असतात अशा महात्म्यांच्या स्थितीचे मी आता वर्णन करत आहे ते ऐक संसार विहार करत असूनही जीवनमुक्त मुनी जिच्या आरंभी जन्मादी दुःखे असतात मध्या स्थितीत आध्यात्मिकादी संकट असतात आणि अंत्ये मृत्यू नरकादी दुःखे पाहून हसत असतो जीवनमुक्त पुरुष ज्या ज्या काळी जो जो व्यवहार उचित असेल तो करणारा शत्रु मित्राधिकांच्या ठिकाणी समदृष्टी ठेवणारा ध्येय म्हणून परमात्मा स्वरूपाचे निरंतर अनुसंधान करून वासनात्याग करणारा सर्वत्र उद्वेग शून्य सर्वांचे हित करणारा विवेकशील उपोबनात विहार करणारा सर्वात अवलंब करणारा पूर्ण चंद्राप्रमाणे शीतल चित्त उद्वेगशून लाभाने फुगून न जाणारा संसारात केव्हाही खिन्न होत नाही जो मनुष्य सर्व शत्रूविषयी आणि मित्राविषयी समचित्त दया आणि दाक्षिण्य यांनी युक्त आणि गुरुप्रभृतीची सेवा वगैरे प्राप्त कार्य करण्यात तत्पर असतो तो संसारात दुःखी होत नाही जो कशाचे अभिनंदन करत नाही कि कशाचा द्वेष है करीत नाही जो कोणत्याही गत गोष्टीचा शोक करत नाही किंवा भविष्यकालीन गोष्टीची आकांक्षा धरत नाही जो मितभाषी असतो आणि अवश्य कर्तव्याविषयी आळस करत नाही अशा मनुष्याला संसारात दुःख प्राप्त होण्याचे कारण होत जो सर्वांना प्रिय असेल बोलतो विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन चातुर्याने प्रश्नकर्त्याचे समाधान करतो परंतु कोणी काही विचारले नसताना जो भाषण करत नाही तसे सर्व भूतांच्या मनातील आशय जाणून जो त्यांना सुख देण्याचा यशक्ती प्रयत्न करतो असा मनुष्य प्रपंचात असला तरी दुःखी होत नाही परमपदावर आरोढ झालेल्या जीवनमुक्त पुरुषाला जगातील लोकांची स्थिती तर हातावरील बेलफळाप्रमाणे स्पष्टपणे दिसते या जगातील यच्या लोक आशा पाशामध्ये गुरफटलेले गेले असून हे युक्त आणि हे अयुक्त अशा वैषम्य दृष्टीने ग्रस्त झालेले आहे हे जीवनमुक्त पुरुष जाणतो आणि जगाची स्थिती क्षणभोंगूर आहे असे मनात येऊन तो आपल्या स्वरूपनिष्ठा आणि शांत बुद्धीमुळे जगाकडे पाहून हसतो राघवा ज्याने चित्ताला जिंकले आहे आणि ज्यांना परावर ब्रह्माचे ज्ञान झालेले आहे त्यांचा स्वभाव मी तुला सांगितला परंतु जानी आपल्या चित्ताला जिंकलेले नाही आणि जेव्हा अशा मूर्खांचे मनोरथ भ्रांती दुश्चे अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करायला आम्ही तरी समर्थ नाही कारण स्त्रिया ह्या वास्तविक सुवर्णाप्रमाणे दिसणाऱ्या नरकाहनीच्या ज्वाला असून आणि विवेक बुद्धीचा अत्यंत भाव पूर सुकृताचा प्रध्वंसा आणि भावी सुक्रुत, तप संयम वगैरेचा प्रागभाव अशा तीन अभावाने संपन्न असताना त्या असल्या मूर्खांना प्रिय वाटतात तसेच अर्जन पालन व्यय आणि नाश या चारी अवस्थांमध्ये ज्यापासून कलहाधिक अनर्थ उद्भवतात अशा प्रकारच्या अनर्थकारक धनाविषयी या मूर्खाची अतिशय आसक्ती असते बरे द्रव्यार्जन केल्यानंतर यज्ञ यागादी सत्कर्मे करून ते आत्महित साधतील म्हणावे तर या मूर्खाकडून तसेही होत नाही कारण त्यांची ती सत्कर्मे फलाशा फलाशायुक्त असल्यामुळे दंभ मान मद मत्सर वगैरे दुराचार आणि जन्ममरणादी सुखदुःख याने व्याप्त असतात अशी स्थिती असल्यामुळे मूर्खांच्या स्थितीचे आम्हाला वर्णन करता येणे शक्य नाही तेव्हा राघवा तू ध्येय त्याग रुपी पूर्ण दृष्टीचा अवलंब करून महात्म्यांच्या जीवनमुक्त स्थितीमध्ये स्थिर राहून लोकांमध्ये अनुकरण करू नकोस अंतकरणातील सर्व आशा विषय प्रेम आणि वासना यांना दूर झुकारून दे आणि बाह्यता सर्व लोक व्यवहार करत जा सर्व अज्ञजनांचा केव्हाही बुद्धिभेद न करता तसेच बाहेरून उदार आणि सुंदर आचरण करून परंतु सर्व संघ परित्यागाची भूमिका स्वीकारून जगात वागत जा सर्व असे परमपद प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानाच्या सप्त भूमिका यांचा चांगला विचार करून तसेच सर्व श्रेष्ठ अशा ब्रह्मपदाचा अंतःकरणपूर्वक आश्रय करून लोकात वागत राहा आतून नैराश्याचा अवलंब केला तरी पण बाहेरून आशावन प्रमाण वसेनाधिक नाशा ही शांत रहा बाह्यता को कार्य संबंधा ने कृत्रिम उत्साह धारण कर परंतु आतंक कर्माथ्यात्व ओर सर्वथा रहा बाह्यता कर्माच्छे कर्तृत्व धारण कर पण अंतकरणाने आत्म्याच्या अकर्तृत्वाचे थे अनुसंधान ठेवत जा या व्यावहारिक आणि पारमार्थिक दृष्ट्या या जगातील भावामध्ये काय अंतर आहे याचे तारतम्या कडे लक्ष देऊनच तुला, तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपला वर्तनक्रम ठेवत जा आपल्या बाह्य व्यवहारात कृत्रिम उल्हास कृत्रिम हर्ष कृत्रिम उद्वेग कृत्रिम निंदा कृत्रिम आरंभ कृत्रिम उत्साह वृत्ती नेहमी आत्मानुसार मी रात्रीचा प्रकाश आहे अशी आकाशातील चंद्राला मोठी घमेंड असते परंतु तो क्षयरोगाने निरंतर खमलेला असतो आणि त्याच्या कपाळी कृष्णवर्णाचा कलंक का कायमचा लागलेला आहे म्हणून रामा तू अशा चंद्राचे अनुकरण करू नकोस तर अहंकाराचा त्याग करून सुप्रसन वृत्तीने वाघ आणि या प्रकारे सर्व जगाला अलंकृत कर अंतकरणातील सर्व आशापाश तोडतात सर्व वृत्तीमध्ये समत्व राखून आपल्या वर्णाश्रमाला स्वभावाला किंवा राजधर्माला उचित अशी सर्व कार्ये करण कर। पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर जीवाला बंध नाही आणि मोक्षही नाही तर संसाराचे परिवर्तन करणारा हा गारुड विद्येचा प्रकार मिथ्याच उत्पन्न झालेला आहे ज्याप्रमाणे सूर्याच्या तीव्र प्रकाशामध्ये मृगजळाची भ्रांती उत्पन्न होते त्याप्रमाणे आत्म्यामध्ये हे भ्रांतीमय जग मोहामुळे भासमान होत असते वास्तविक आत्मा हा सर्वव्यापी असंघ आणि एक रूप असल्यामुळे त्याला बंध उत्पन्न होणार कुठून आणि जर बंधच नाही तर मग त्याला मोक्षत्री कसला ही संसारभ्रांती तत्वज्ञानाच्या अभावी उत्पन्न झाली असून रज्जूवरील सर्पभ्रांतीप्रमाणे तत्व करताच लय पावते राघवा तुझ्या ठिकाणच्या सूक्ष्म बुद्धीमुळे तुला आता तत्वज्ञान झाले असून तू निरहकार झाला आहेस यासो तू आकाशाप्रमाणे निर्मल आणि निर्विकार राहा देहाकांत तू केवळ साक्षी आहेस यासाठी इष्टमित्र बांधव यांच्या संबंधीच्या तुझ्या ममत्व भावनेला सोडून दे कारण ज्यास्तविक अस्तित्व नहीं अशा सुवृदा बे ममत्व धारण कर सद्रूप कार्य बलवा परम कारणापस उत्पन्न अनादि बंध तू टाक दे राम भो बदि जगदभाव तसेच शुभाशुभ कर्मचार आत्मैशी यही संबंध नहीं मग त्यांच्याबद्दल तो व्यर्थ शोक का करतोस परमानंद स्वरूपी आत्मा हेच माझे स्वरूप आहे अशा तऱ्हेचे ज्ञान झाल्यामुळे तुला भय वाटण्याचे काहीच कारण नाही मग जगरूपी भ्रमाला विनाकारण का भीतोस हे राघवा या जगात तुझा जर कोणी बंधूच नाही तर त्याच्या सुखदुःख भोगाने हो सुखी वा दुःखी होणे युक्त कसे ठरेल म्हणून आत्मा असंघ असल्यामुळे तू आपल्या बांधवानिमित्त शोक करणे हे योग्य नाही असे सिद्ध जले। आता तो आत्मा संघी है असे मानले, तरी ही, में। ही शोक संभवत संभव आत्मा नित्य घटाधिकारे का ही पक्ष गरी बंधु शोक उचित नहीं कारण नित्य पक्ष स्वीकार जन्मी होता हल्ली हैसनारे जर तुला पक्के महितर वर्तमान काल फांधवा संबंध शोक का करते मागच्या अनंत जन्मातील बांधवाबद्दल शोक का करत नाहीस बरे तू पूर्वी निराळा होतास हल्ली निराळा आहेस आणि पुढेही निराळा होशील असे मानून आत्म्याचे स्वरूप क्षणिक आहे असे तू म्हणणार असलास तरी मग त्यापैकी कोणत्या शदरूपाबद्दल तू शोक करणार जो आत्मा प्रतिक क्षणी बदलणार आहे त्याच्या कोणत्या स्वरूपाबद्दल आणि कोणी शोक करायचा आता हा आत्मा पूर्वी होता सध्या आहे परंतु पुढे नष्ट होईल असे तुला वाटत असले तरी त्याबद्दल सारांश या जगाच्या राहतेविषयी दुःख किंवा हर्ष वाटणे योग्य नाही तर मनुष्याने नेहमी वृत्तीचे समत्व राखून आपला प्राप्त व्यवहार करत जावा म्हणून म्हणतो किरामा तू कोणत्याही गोष्टीबद्दल सुख दुःख न मानता सर्वत्र समबुद्धीने वागत जा कारण सर्वत्र परमात्मा तत्व ओतप्रोत भरलेले आहे आणि तू ही अनंत सतस्वरूप आकाशाप्रमाणे विस्तीर्ण नित्य शुद्ध आणि अग्निज्वाले प्रमाणे अंतर्बाह्य प्रकाशमान असून तुझ्या स्वरूपामध्ये अज्ञानधकार आणि दुःख यांना अवकाशच नाही ज्याप्रमाणे मोत्यांच्या हारामध्ये सूक्ष्मपणे दोरा अनुस्यत असतो त्याप्रमाणे जगातील यचयावत पदार्थ आत्मस्वरूप्रज्ञजनान वाटते ज्ञात्यांना ही भीती बाळगण्याचे कारण नसते आणि तू ज्ञानी असल्यामुळे ही भीती झुगारून दे आणि सुखी हो या सृष्टीचे स्वरूप दुःखमय असून ते अज्ञानामुळे भासत असते परंतु तू ज्ञानी असल्यामुळे तुला त्यापासून बाधा होणे शक्य नाही ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्ना वाचून दुसरे काही असत नाही त्याप्रमाणे भ्रमामध्ये तरी भ्रमा वाचून दुसरे काही असणार आता हा जगताचा भ्रम असत्य असता सत्य कसा दिसतो असे विचारशील तर त्याचे उत्तर हेच की सर्व शक्ती संपन्न परमात्म्याचे शत्रू नाही तर त्या सर्वेश्वराच्या इच्छेने शत्रू मित्र आणि उदासीन हे संबंध भासमान होतात ज्याप्रमाणे पाण्यातील तरंग एकमेकांच्या उत्पत्तीला आणि नाशाला कारणीभूत होतात त्याप्रमाणे या जगातील सर्व भाव एकमेकांच्या आश्रयाने उत्पन्न होतात नाही शिवतात होता। गाडीच्या चाकाचा ता वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो त्याप्रमाणे चक्रिक्रमाने फिरणाऱ्या या संसारातील सर्व पदार्थांची स्थिती आहे स्वर्गात असलेले जीव कालगतीने नरकात पडतात आणि नरकात असलेले जीव कालांतराने स्वर्गात जातात तसेच एका योनीतील जीव दुसऱ्या योनीमध्ये आणि एका द्वीपातील जीव दुसऱ्या द्वीपामध्ये जन्म पावतात जे माने असतात त्यांना दुसऱ्या पुढे याचना करण्याची पाळी येते आणि याचना करणे हेच ज्यांचे शिर आहे अशा नाही कालांतराने दुसऱ्या पुढे हात पसरण्याचे कारणच उरत नाही सारांश अशा रीतीने या जगातील भूतमात्रांच्या स्थितीची उलटापालट उलटापालट होत असते तात्पर्य ज्याप्रमाणे अग्निमण असणे असं त्याप्रमाणे या जगातील पदार्थमंडल मंडळ कधी काळी एक रूप स्थिर निर्मल आणि सुखदायी होईल असे मानण्याचे कारण नाही आज जे जे भाग्यशाली पुरुष आणि बांधव दिसत आहेत ते ते काही दिवसाने का होईना पण नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही परता आत्मियता, अन्यता मी तुपणा वगैरे भावना आकाशतील दोन चंद्रांच्या देखावाप्रमाणे भ्रमरूप आहेत म्हणून हा माझा बंधू हा परका हा मी हे आपण मिथ्या दृष्टी हे, हे रामचंद्रा तुझ्या मनातून आता समूळ नष्ट हो व्यवहारात वागत तू या मिथ्या दृष्टीचा लिहिले स्वीकार कर परंतु अंतकरणात त्यांना मुळीच थारा देऊ नकोस हे सुव्रता या संसार प्रवाहात तू अश्या रीतीने वाघ कि ज्यामुळे वाकून गेलेल्या मजुराप्रमाणे वासना क्षय करणारी विचार पद्धती तुझ्या ठाई उदय पावत जाईल त्या त्या मानाने तुझे व्यवहार क्षीण होत जातील हा माझा बंधू आणि हा माझा बंधू नव्हे ही विचारसरणी क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणी असते परंतु उदाहरण जगात एकही वस्तू नाही ना अशा ना त्याच्या बुद्धीचा था ठाम निश्चय झालेला असतो ज्याप्रमाणे आकाशातून पाहणाऱ्याला सर्व भूमी दिसत असते त्याप्रमाणे स्वरूपनिष्ठ पुरुषाला ज्या जधी उदय होत नाही आणि असतय होत नाही असे चिदाकाश सर्वत्र रामा यामध्ये जन्म झालेले आहेत अथवा ते तुझे कोणी नव्हेत नाना योवनीतील शेकडो विचित्र जन्माने युक्त असणाऱ्या या जगात हा माझा मित्र हा माझा शत्रू अशा तऱ्हेची भेद दृष्टी म्हणजे निव्वळ भ्रम होय कारण जीव जीवदृष्टीने विचार केल्यास सर्वच तुझे बंधू आहेत परंतु ब्रह्मदृष्टीने विचार केल्यास तू सर्व असल्यामुळे कोणीही तुझे बंधू होण्यासाठी निराळे उरतच नाहीत इतिश्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्ग अठरा राघवा हा माझा बंधू नव्हे यावरून कथाप्रसंगाने दोघा ऋषी पुत्रांचा गंगा नदीच्या तीरावर झालेला प्राचीन संवाद रूप इतिहास सांगितला जातो तो आश्चर्यकारक आणि पवित्र संवाद मी आता तुला सांगतो आहे तो एक. हा जम्बुद्वीपाच्या एका भागात लहान लहान लहान वेढलेला आणि अरण्यानी सुशोभित झालेला महेंद्र नामक एक पर्वत आहे त्या पर्वतावरील कल्पवृक्षाच्या छायेत मुनी आणि किन्नर विश्रांती घेत असतात शिखराने आकाशालाही जणू जिंकले आहे असा भास होतो ब्रह्म जणू काही का जाऊन पोहोचलेल्या त्या पर्वताच्या शिखरावरील गुहातून संचार करणाऱ्या मुनींच्या सामघोषाच्या प्रतिध्वनीमुळे तो महेंद्र पर्वत गायनच करतोय की काय असे वाटते त्या पर्वताच्या शिखरावरील नीलवर्ण मेघ आणि विद्युत प्रकाश हे त्यांच्या केशकल्पाप्रमाणे दिसत असून पुष्पलतावरील कुसुमय ओल्याप्रमाणे रमणी तटावरून उड्डाण करायला उत्सुक असलेल्या शरभांच्या गंभीर गर्जनेमुळे तो पर्वत आपल्या गुहारूपी मुखाने कल्पांत काळाच्या मेघाना जणू वेडावेत आहे असे वाटते त्याच्या गुहातून वाहणाऱ्या निर्झराचे प्रतिध्वनी समुद्राच्या जलकल्लोळांचे गंभीर ध्वनी आणि नृत्य यांनाही लाजवत होते अशा त्या महेंद्र पर्वताच्या एका विस्तीर्ण आणि मनोरम रत्न शिखरावर मोनीने स्नान पाना करता स्वर्गा उतरवली होती मेरु पर्वताप्रमाणे सुवर्ण तट असणाऱ्या आणि पुष्प वृक्षाने बृहस्पतीला ज्या प्रमाणे कच नावाचा पुत्र होता त्याप्रमाणे दीर्घ तपा मुनीला पुण्य आणि पावन या नावाचे दोन पुत्र होते ते चंद्राप्रमाणे सुंदर होते तो मुनी आपली पत्नी आणि दोघे पुत्र यांच्यासह नदीच्या गाठी असलेल्या संपन्न झाला परंतु त्याचा दुसरा पुत्र जो पावन तो मात्र अर्धवट फुटलेल्या कमळाप्रमाणे ज्ञानदृष्ट्या अपूर्णच राहिला तो मूर्ख नव्हता ही गोष्ट जरी खरी तरी परंतु परमपदापर्यंत जाऊन न पोहचू शकल्याने तो मध्ये शंभर वर्षाची मर्यादा पूर्ण झाल्यावर दीर्घतपा मुनीचे आयुष्य आणि बरोबरच देहरूपीलता क्षीण झाली प्राण्यांनी भरलेल्या आणि जरा मरणादिनी भीषण बनलेल्या त्या संसाराची आसक्ती सोडून जरा जर्जर अवस्थे ती मुनीने कलना रुपी पक्षिणीच्या झट्या प्रमाणे असणाऱ्या देहाचा पर्वतावरील गुहेतच त्याप्रमाणे एखादा पाणी वाहून आणणारा मनुष्य आपल्या खांद्यावर असणाऱ्या कावडीचे तो मुनी शांत झाला पुष्पाचा सुगंध जसा आकाशात जातो त्याप्रमाणे चित्त निर्वासन झाल्यामुळे ज्या ठिकाणी सर्वत्र कल्पना लय पावतात आणि सर्व जीव चैतन्य विषय रहित होतात अशा परमपदा प्रत जाऊन पोहचला नंतर त्या मुनीचा देहित झालेला असे पाहताच त्याची कमळाप्रमाणे आणि तिला जरी कोणत्याही प्रकारची वृद्धावस्था आली नव्हती तरी पतीने उपदेश केल्याप्रमाणे तिने जो अनेक वर्षापर्यंत अभ्यास केला होता त्या योग सामर्थ्यामुळे भ्रमरीने कमलिनीचा त्याग करावा त्याप्रमाणे तिने आपल्या देहाचा त्याग केला चंद्र अस्तंगत होताच त्याची प्रभा त्याच्याबरोबर नाहीशी होते त्याप्रमाणे पतीच्या मागोमागती ब्रम्हस्थिती पोहोच गेली अशा प्रकारे माता आणि पिता यांचा एकाच वेळी देहांत झाला तरी ज्येष्ठ पुत्र पुण्य हा विवेक असल्यामुळे दुःखग्रस्त वा मोहवश न होता त्या माता पित्यांचे अर्ध्वोदेह करून कर्म करून टाकण्याच्या उद्योगाला लागला धक्ताबंध पावन हा मात्र शोकमग्न होऊन अरण्यातून इतसतः भटकत रहला। आपल्या भावाने एवढे धैर्य कसे टिकवून धरले आहे याविषयी विचार न करता तो एक उदारबुद्धीच्या पुण्याने माता पित्यांची औरद्व देहिक क्रिया करून पावनाचे सांत्वन करण्याकरता अरण्यात केले ज्या ठिकाणी पावन शोक करत बसला होता त्या ठिकाणी जाऊन पुणे आपल्या भावाला म्हणाला बाळ पावना वर्षाकाल काल आला म्हणजे मेघ भयंकर वर्षा करून सर्वत्र अंधकार उत्पन्न करतात त्याप्रमाणे तू आपल्या डोळ्यातून अश्रुधरांचा वर्षाव करून आपले अज्ञान का प्रगट करतोय त्याने ते अज्ञान अधिकच रुद्धिंगत होत आहे हे बुद्धिमान पावना तुझा पिता तुझ्या मातेसह आपल्या मोक्ष नामक परमात्मपदापर्यंत जाऊन पोहोचलाय परमात्मपद हे उत्पन्न सर्व मोहजन्य भावना तू धारण केली आहेस आणि याच भावनेमुळे तू शोक करायला योग्य नसलेल्या अशा आपल्या मात पित्या संबंधी निष्कारण शोक करतोय ती तुझी माता नाही तो तुझा पिता नाही अरे तसेच तू त्यांचा आजपर्यंत तुझ्यासारखे हजारो पुत्र झाले ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाला आश्रयभूत असलेले गंभीर स्थळे वनावनातून असंख्य असतात त्याप्रमाणे तुझी आज पावेतो शेकडो माता पित्रे होऊन गेली नदीच्या पाण्यावर उत्पन्न होतात त्याप्रमाणे कळ्या आणि लक्षावधी होऊन गेले तसेच प्रत्येक ऋतूमध्ये वृक्षांना अनेक फळे येतात त्याप्रमाणे निरनिराळ्या जन्मामध्ये प्राण्यांचे हजारो मित्र आणि बांधव होऊन गेलेले असतात अशा तऱ्हेची वस्तुस्थिती असल्यामुळे माता पितानी आणि पुत्र यांच्याबद्दल शोकच करायचे ठरवले तर बंधव जन्म जन्मांतरी होऊन गेलेल्या आपता आत्मसंबंधी सुद्धा शोक का करू नवे हे महात्म्या, हा प्रपंच वास्तविक भ्रमरूप असूनही तो सदृप भासो पण परमार्थ दृष्ट्या पाहिले तर तुझे कोणी बांधव नाहीत आणि मित्रही नाही तशाच प्रकारे पाहिल्यास मृगजळामध्ये पाण्याचा लवलेशही नसतो त्याचप्रमाणे व्यवहार जो जगात नाश आढळतो तो परमार्थ दृष्ट्या मुत्रमर युक्त अशी जी राजलक्ष्मी तुला दिसते तीही स्वप्न मिथ्या असून तिचे आयुष्य फार अल्पमुदतीचे असते यासाठी बाळा तू आपल्या मनातील भ्रांती सोड आणि परमार्थ दृष्टीचा अवलंब करून सत्य काय आहे याचा नीट विचार करत तू मे ही भ्रांती आहे असे जाणून तिचा त्याग कर हा गेला हा मेला अशा तऱ्हेच्या कल्पना भ्रमामुळे पण वस्तुत त्या सत्य नाहीत सारखा विस्तीर्ण अशा वाळवंटाप्रमाणे आत्म्यामध्ये अज्ञान रूपी तापामुळे शुभाशुभ रूपी लाटाने युक्त असलेले हे संकल्प वासनारूपी मृगजळ अनंतरूपाने स्फुरण पाहत असते इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग <coughs> आणि विवेक रूपी वावटव्यामुळे तो स्वजन रुपी धुळीचे कण कोठच्या कोठे उडून जातील बंधू मित्र पुत्र यांच्या विषयीचा स्नेह द्वेष आणि मोह यांनी युक्त असलेला हा प्रपंच रुपी रोग प्राणी आपल्या संकल्पाने उत्पन्न करतो एखाद्या मनुष्या संबंधाने शत्र विषात राहणाऱ्या खेळांना त्यांच्या दृढ भावनेमुळे विष हेच अमृता समान जीवनदायी होते परंतु ते इतरांचा मात्र प्राण घेते सारश संसार हा केवळ भावनेचा खेळ आहे सर्व गामी आणि सद्रुप अशा एकमात्र आत्मस्वरूपामध्ये वास्तवी हा आपला आणि हा परका या भेद बुद्धीला अवकाश कोठून असणार अरे रक्त मांस आणि अस्थिर यांच्या संघातून निराळा असा जो चेतन स्वभाव मी तो कोण आहे याचा आपल्या मनाने तू विचार कर पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर ज्याला पुण्य हे नाव दिले जाते तो देह मी नव्हे आणि ज्याला पावन हे नाव दिले जाते तो देह तू ही नव्हेस हा केवळ देहात्मता भ्रम आहे त्याचप्रमाणे त्यांच्या माता पिता बंधू वगैरे शरीरा संबंधाने विचार केला तर तीही भ्रांती मात्रच आहेत असे दिसून येते आता माता पिता वगैरे नाते गोत्याची माणसे चिदाकाशरूप आहेत असे तू मानत तर त्या अनंतरूपाने विलसणाऱ्या चिदाकाशामध्ये हा माझा पिता आणि ही माझी माता असले भेद संबंध मानायला जागाच असत नाही आपले मानून आपण त्यांच्या आजपर्यंत नद्यांचे पुष्पयुक्त तट अरण्य वगैरे अनेकविध स्थानामध्ये आणि मृगादी अनेक योनी मध्ये तुझे कितीतरी जन्म झालेले मग त्या त्या ठिकाणच्या आणि त्या त्या योनीतल्या आपल्या सर्व बांधवाविषयी तू शोक का करत नाहीस कमलवनाने प्रफुल्लीत झालेल्या नद्यांच्या शोक का करत नाही अनेक जन्मात तू वृक्ष झाला होतास तेव्हा वृक्ष कोटीतच असलेल्या तुझ्या असंख्य बांधवाबद्दल तू शोक का करत मोठ मोठ्या पर्वती शिखरावरील गुहामधून राहणारे सिंह हेही तुझे बांधव होते मग त्यांच्याबद्दल दुख, तुला दुःख का होत नाही अनेक नद्या सरोवरे यांच्या मधील मासे तुझे बांधव होते मग त्यांच्या संबंधात तुला खेद वाटत नसावा <coughs> तेव्हा बाळारे आजवर तुझे किती जन्म झाले आहेत आणि तू किती येऊनिफिरलायस ते पहा तू दाश दशार देशात कपिलवर्णाचा वनवानर झाला होतास पुढ्र देशात वन झाला होतास तुषार देशात राजपुत्र झाला होतास है है देशात हत्ती आणि पिंपळ आणि लाकूड रान कोंबडा त्याच पर्वतावरील एका दरीत राहणारा विप्र झाला पुढे कोशल देशात द्विज वंग देशात तिथीर पक्षी आणि तुषार देशात अश्व होऊन तुझा ब्रह्मदेवाच्या यज्ञात बळी पडला पुढे जो विळातील कीटक उंबराच्या फळात चिलट आणि विंध्यारण्यातील बगळा होऊन राहिलास तोच सध्या माझा धाकटा भू झालायस एका वेळी जो तू हिमालय पर्वतावरील एका भूर्ज वृक्षाच्या ढोलीत मुंगी झाला होतास तोच सहा महिने उलटून गेल्यावर माझा कनिष्ठ बंधू झालास जो तू आपल्या देशाच्या सीमेवरील एका कुग्रामाच्या बाहेर असलेल्या शेणाच्या राशीत विंचू होऊन राहिला एका रानटी जमातीतील स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन तिथे स्तनपान करत असणारा आणि नंतर भ्रमराचा जन्म घेऊन अरण्यातील कमलात संचार करणारा तोच तू सध्या माझा भाऊ म्हणून जन्मलायस हे बंध अशा रीतीने तू पूर्वी या जम्बूद्वीपात हजारो योने मध्ये जन्म घेतलेस हे सर्व जन्म तुझ्या वासनांचीच फुले माझ्या ज्ञानदृष्टीला ते सर्व दिसले आणि तेच मी तुला सांगितले तुझ्या प्रमाणेच अज्ञानामुळे माझेही अनेक जन्म झाले आणि माझ्या ठिकाणच्या ज्ञानदृष्टीमुळे ते सर्व मला स्मरत आहेत मी त्रिवर्त देशात पोपट आणि त्या देशातील एका का काठी बेडूक झालो पुढे वनात लावक पक्षी बनलो आणि या अरण्यात जन्माला विंध पर्वतार पुलिंद म्हणजे भिल्ल जमातीत जन्म पावलो मग वंग देशात वृक्ष विंध पर्वतार उंट झालो पुढे आज अरण्यात देशाचा राजा झालो काही काळ सह्यगिरीवर वाघ झालो आज तोच मी तुझा भोवय पूर्वी दहा वर्षे गृद्र पक्षी झालो पाच महिने नख्र झालो शंभर वर्षे सिंह योनीत काढले तुषार देशातील राजाचा आंध्र नगरातील मांडलिक झालो आणि अखेरीस श्री शैराचारे सर्व सांगताना गर्व होत आहे या प्रमाणे सर्व तऱ्हे आणि त्यामधील नानाविध आचार आणि चेष्टा हे जन्मभेद रुपी भ्रांतीचे विलास असून त्यांचे मला यावेळी स्मरण झाले बंध प्रा ज्या या इतिवृत्तावरून ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच असेल कि आमचे आजपर्यंत हजारो आईबाप आणि नातलं होऊन गेलेले अशा स्थितीत त्यापैकी कोणाबद्दल शो करावा आणि शोध करू नये कारण ही जगताची नेहमीची चाल आहे वृक्षावर ज्याप्रमाणे असंख्य पाने येतात आणि गळून जातात त्याप्रमाणे या संसारात आपले अनंत आईबाप होतात आणि जातात अशा स्थितीत या संसारातील सुखाला आणि दुःखाला काही प्रमाण आहे का अपन सर्व कर परम पदाई स्थिर हो मना स्थित मी या प्रपंच आत्मवेद्य जाऊचता तू जा संसार सद्चनी गति युक्त अविश्रांत भ्रमण चाल विचारशील पुरुष कभी ही शोक कर वृत्ति ने जगह तेव्हा तूही भावाभावाने जरामरणी आणि स्मरण कर मूढ बनू नकोस हे बुद्धी नाही, नाही माता नाही किंवा पिता नाही तू आत्मा आहेस त्या व्यतिरिक्त दुसरे काही नाहीस या संसार यात्रेमध्ये नटाप्रमाणे नानाविध हावभाव करणारे मूढ पुरुष आपणास पुरुषार्थ साधण्याचे ज्ञान आहे असे समजतात मध्यम प्रकारचे परंतु व्यवहारांचे साक्षीत्व करत राहतात अर्थात इष्टानिष्ट वस्तू बद्दल त्यांच्या ठिकाणी राग द्वेष उत्पन्न होत नाही रात्रीच्या वेळी दिवा प्रकाश पाडत असतो पण मी प्रकाश उत्पन्न करणार आहे हा अभिमान त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे तो प्रकाशक्रियेचा करता नसतो तसेच ज्ञानी सुद्धा लोकव्य ज्याप्रमाणे आरसा किंवा रत्न यांच्यामध्ये आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते पण ते प्रतिबिंब म्हणजे आपण नव्हे हे आपण कधीही विसरत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी लोक लो, लोकव्यवहार करत असले तरी मनाने त्यांच्या मध्ये कधीच आसक्त होत नाही म्हणून हे बंधो तू सुद्धा आपल्या मनातील सर्व कलंक नाहीसा करून आपल्या शुद्ध बुद्धीच्या योगाने आत्मसाक्षात करून घे आणि सर्व संसार आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहा म्हणजे तुझ्या अंतसमाधानाचा तेव्हाही भंग होणार नाही इतिश्री वाशिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व वीस